श्लोक चौदावा देवगुरु आई बाप व गुरु यांचे ब्रह्मचर्य आणि अहिंसा यांना शारीर तप म्हणतात तया प्रिया देवतालया यात्रा दिवया अष्ट पाया उडी गापे त्या प्रिय देवतेच्या मंदिराला यात्राधिक करण्याकरता आठही प्रहर जसा पायाला भोवरा बांधलेला आहे देवाचे अंगण झाडून सारवून रांगोळी घालून वगैरे सुशोभित करण्याकरता देवाच्या पूजेला जे उपचार लागतील ते पुरवण्याकरता शास्त्रांनी सांगितलेल्या आज्ञेप्रमाणे करण्याकरता त्याचे हात शोभतात लिंग का प्रतिमा दिठी लोटी जे काठी पडली जायसी लिंग अथवा प्रतिमा डोळ्याने पाहिल्या बरोबर काठी ज्याप्रमाणे पडावी त्याप्रमाणे शरीर रूप काठी टाकतो आणि विधी विनयादिकी गुणी वडील जे लोक तया ब्राह्मणांची निकी पायिकी कि जे आणि शास्त्रोक्त आचरण व नम्रता आदी करून गुणांनी लोकात जे श्रेष्ठ असतील त्या ब्राह्मणांची चांगली सेवा करतो अथवा प्रवास का, का शिणाले जे साकडा जे जीव सुरवाडा जती। अथवा प्रवासाने किंवा पीडेने अथवा संकटाने जे शिणलेले असतील त्या जीवांना सुख प्राप्त करून देतो सकल तीर्थाची ये का माता पितरे तया सेवे सी किर शरीरे लोन कीजे। जे सर्व तीर्थांमध्ये श्रेष्ठ जे आई बाप त्यांच्या सेवेवरून शरीराला खरोखर ओवाळून टाकतो आणि हरि शिणू तो ज्ञानदानी सरुनु भजीजे गुरु आणि जो भेटल्या बरोबर संसारासारखे भयंकर दुःख नाहीसे करतो त्या ज्ञानदान करणाऱ्या व दयावान अशा गुरुला बसतो आणि स्वधर्माटी सुभट झाला वारंवार स्वधर्माचरण करणे हिच कोणी पुटे म्हणजे आज देऊन तो नाहीसा करतो वस्तुभूत मात्री नमिजे परोपकारी भजीजे स्त्री विषयी नियमिजे नावे नावे भूत भूतमात्रात ब्रह्म जाणून तेथे त्यांना नमस्कार करतो परोपकार करण्यात तत्पर असतो व स्त्री विषयी क्षणोक्षणी मनोनिग्रह करतो तो असा कि जन्मतेनी स्त्री देह शिवणे अंगे तेथून जन्म आघे सोबळे कि जे जन्माच्या प्रसंगी मात्र स्त्री देहाला अंगाने स्पर्श झाला तेथून पुढे तो सर्व जन्म सोहळा करतो भूतमात्राचे निनावे तृणही ना सोडावे किंबहुना सांडावे छेद भेद भूत भूतमात्रांच्या नावाने गवताच्या काळीसही त्यामध्ये जीव आहे असे म्हणून हिसका देत नाही फार काय सांगावे तोडमोड करणे टाकून देतो ऐस ऐसी जै शरीरी राहाटीची पडे उजरी तई शारीर तप आले जाण अशा अशा प्रकारच्या वागण्याचा जेव्हा शरीरात उत्कर्ष होतो तेव्हा शारीरिक तप भरस आले असे समज पार्था समजत ही हे करणे म्हणून तप अर्जुन हे सर्व करणे मुख्यत्वे करून देहाच्या आधारावर आहे म्हणून मी याला शारीरिक तप असे म्हणतो एवम शारीर तयाचे दाविले रूप आता आईक निष्पाप वाङमय या प्रमाणे जे शारीरिक तप आहे त्याचे स्पष्टीकरण केले आता पाप रहित असे जे वाचिक तप आहे ते ऐक श्लोक पंधराव अनुद्वेग करियित स्वाध्यायाभ्यसम च वाङ्मयम तप उच्चते जेणेकरून उद्वेग होणार नाही एवढेच नव्हे तर ऐकणारा जे कल्याण होईल असे, असे सत्य प्रिय आणि हितकार वाक्य स्वाध्यायाचा म्हणजे वेदाचा अथवा नामाचा अभ्यास असे म्हणतात लोखंडाचा आकार व वजन ही मुळीच कमी होऊ न देता जसे त्या लोखंडास परीसाने सोने केले पहा तैसे न दुखविता असे जे जावळिया सुख निपजे, ऐसे साधुत्व का देखी जे बोलणा जिये त्याप्रमाणे जे बोलणे ऐकणाऱ्या जवळ असलेल्या जोडीदाराला दुःख न होता सुख होईल असा चांगलेपणा ज्या बोलण्या दृष्टीस पडत पाणी मुदल झाडा जाये तृणते प्रसंगेची जिये तैसे एका बोलिले होये सर्व पाणी मुख्य झाडाला जाते आणि पाटाच्या काठावर असणारे गवत सहजेच जगते त्याप्रमाणे कोणा एका उद्देशून बोलले असता त्या बोलण्यात सर्वांचे हित होते जोडे अमर करे स्नाने पाप ताप वारी गोडी हि दे जेव्हा अमृताची गंगा प्राप्त होते तेव्हा ती प्राणाना अमर करते व स्नानाने पाप व ताप नाहीसे करते आणि तिचे अमृत प्याले असता गोडी ही देते तैसा अविवेक अनादित्व भेटे आई कथा रुची न विटे पियुशी जैसे त्याप्रमाणे अज्ञानही नाहीसे होते आपला अनादिपणा पुन्हा प्राप्त होतो व ज्याप्रमाणे अमृताचे कितीही सेवन केले तरी त्याचा वीट येत नाही त्याप्रमाणे जे कितीही ऐकले तरी त्याच्या बोलण्याच्या गोडीचा वीट येत नाही जरी कोणी करी पुणे तरी हो आवे ऐसे बोलणे ना तरी आवर्तवणे निगमुनाम जर कोणी विचारले तर असे बोलण्याचा प्रघात असावा नाही तर वेद अथवा भगवन नाम यांचे वाचे आवर्तन म्हणजे पुन्हा पुन्हा पठन चाललेले असावे ऋग्वेदा तिन्ही प्रतिष्ठी जती वाघ भुवनी केली जैसी वदनी ब्रह्मशाळा ऋग्वेदा तिन्ही वेद वाचा वाचारूपी मंदिरामध्ये म्हणजे तोंडामध्ये स्थापन केले जात फार काय सांगावे मुखामध्ये जशी काही वेदशाळा स्थापन केलेली आहे ना तरी एका शैव का वैष्णव वा, वाचे वसे ते वा, तप जा अथवा एखादे नाव ते शिवाचे असो अथवा विष्णूचे असो वाचेत राहावे ते वाचे पासून होणारे तप समजावे आता तपजे मानसिक तेही सांगो ऐक मने लोकनाथ नायक नायकूत आता जे मानसिक तप आहे ते सांगू ऐक असे लोकनाथांच्या नायकाचे म्हणजे इंद्राधिक देवांचे स्वामी जे श्री कृष्ण ते म्हणाले श्लोक सोळावा मन प्रसाद सौम्यत्व मौनम महात्मविव संशुद्धीरित्ये तत् तप तपो मानस उच्चते मनाची प्रसन्नता शांत स्वभाव मौन वृत्ती आत्मसंयम कल्पना विरहित अशी अंतकरणाची शुद्ध स्थिती याला मानस्त असे म्हणतात तरी सरोवर तरंगे आकाश मेघी का चंदनाचे उरगी उद्यान जायचे तर लाटाने सरोवर टाकले असता अथवा मेघाने आकाश टाकले असता अथवा चंदनाच्या बागेचा सर्पाने जसा त्याग केला असता नाना कळा वैषम्ये चंद्रू का अथवा कलांच्या कमी जास्त होण्याने जसे चंद्रास टाकावे अथवा मानसिक चिंतेने जसे राजास टाकावे अथवा क्षीर समुद्र जसा मंदराचलाने टाकावा तैसी नाना विकल्पे सांडून गेली सकळे मन रहाय का केवळे स्वरूपे जे। अनेक प्रकारच्या संशयांच्या सर्व समुदाया सोडल्यानंतर जे मन केवळ स्वरूप स्थितीने राहते तपने विण प्रकाशू जाण रसी रसू पोकळी वीण अवकाशू होय जैसा उष्णते शिवाय जसा प्रकाश असावा अथवा जडत्वाशिवाय जसा अन्नाच्या ठिकाणी जसा अवकाश असावा तैसी आपली आपली या स्वभावा मुखे हिवली जैसी अंगीके हिवोने दिनिजांगो त्याप्रमाणे मनाने आपले विश्रांती स्थान जो आत्मा त्यास पाहिल्यावर मन आपल्या स्वभावास म्हणजे चंचलतेस अथवा संकल्प विकल्प करण्यास मुक्ते ते कसे तर जशी थंडी आपल्या अंगच्या थंडीने आपले अंग कापू देत नाही तसे तैसे न चलते कळंके विण शशी बिंब जैसे परिपूर्ण तैसे चौखी शृंगारपण मनाचे जे, जे। त्याप्रमाणे न चालणारे म्हणजे अचल व कलंकरे स्वच्छ असे चंद्राचे बिंब नित्य परिपूर्ण असावे तितक्या शुद्धपणाने निश्चलपणाने जी शोभा असते बुजाली वैराग्याची बोरप जिराली मनाची धाप काप तेथ केवळ जाली वाफ निजबोची वैराग्याचे ओरखडे नाहीसे झाले व मनाची अस्वस्थता नाहीशी झाली व त्या मनाच्या ठिकाणी आत्मज्ञानास योग्य अशी शुद्ध भूमिका तयार झाली म्हणून राहाट वावे जे वक्त्र ते वाचे ही सूत्र हाती न धरी म्हणून शास्त्राचा विचार करण्याकरता ज्या तोंडाचा उपयोग करावा ते तोंड वाचे ही सूत्र हाती धरत नाही म्हणजे बोलतच नाही लाभ लाभले मन मनपणाही धरू नेणे शिवतले जैसे लुले ज्याप्रमाणे मिठाने आपले मूळ स्वरूप जे पाणी त्या स्पर्श केल्याबरोबर ते मीठ जलरूप होते त्याप्रमाणे आत्मलाभाच्या प्राप्तीमुळे मन आपला मनपणाही धरू जाणार नाही म्हणजे संकल्प करण्याचे टाकून आत्मेशी तदरूप होते ते थके उठीती ते भाव जि ही इंद्रिय मार्गी धाव घेऊन गाव ते. विषयाच्या इंद्रिय मार्गाने धाव घेऊन विषयरूपी त्या गावात येऊन प्राप्त व्हावे म्हण मानसे भाव शुद्धीची असे अपैसी रोमशूची जैसी तळहातासी म्हणून ज्याप्रमाणे तळहाताला केसरहितपणा ही निर्मळता स्वभावतच आहे त्याप्रमाणे त्या, त्या मनामध्ये स्वभावतच भावशुद्धी असते काय बहुबोल अर्जुन ते मनस तपोभिमान पात्र होयते अर्जुन फार काय सांगावे जेव्हा मनाला वर सांगितलेली स्थिती प्राप्त होते तेव्हा ती स्थिती मानसतप या नावाला प्राप्त होते परि ते असो हे जाण तपाचे लक्षण देवो मने संपूर्ण सांगितले परंतु ते असू दे हे मनाचे तपाचे लक्षण तुला संपूर्ण सांगितले असे समज असे देव मनावे。म्हणून देह वाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तप तू ते परिसरिले म्हणून अर्जुना कायावाचा मानाने जे त्रिविधत्वाला प्राप्त झाले आहे ते सामान्य तुला ऐकवले आता गुणत्रि ते प्रज्ञा बळी आता तीन गुणांच्या संगतीने हेच सामान्य विशेष करून तीन प्रकारात शिरते म्हणजे याच सामान्य तपाचे तीन प्रकार होत तेही बुद्धी स्थिर ठेवून चांगले ऐक श्लोक सतरावा श्रद्धया परतम तपसिधमांत परिचक्षते आकांक्षा न धरणाऱ्या युक्त अशा मनुष्याने अत्यंत श्रद्धेने आचरले तर त्याला सात्विक तप असे म्हणतात तरी हे ची तप त्रिविधा जयदा तुझ प्रबुथ ते पूर्ण श्रद्धा सांडूनी फळ तरी हे प्रबुद्ध अर्जुना हेच सामान्यतप जे तुला तीन प्रकारचे सांगितले तेच पूर्ण श्रद्धेने व फलाशा टाकून बुद्धी तैतया तेची गा प्रबुद्धी पे। ते प्रबुद्धी सात्विक मणिपे जेव्हा पूर्ण अंतःकरण शुद्धीने व आस्तिक बुद्धीने आचारले जाते तेव्हा त्यालाच बुद्धिमान लोकांकडून सात्विक तप म्हटले जाते श्लोक अठरावा सत्कार मान पूजारपो द्रिय मध्रुवम सत्कार आणि दाभिकपणाने त्याला या लोक राजस्तप असे म्हणतात ते चंचल व अनित्य आहे ना तरी तप स्थापने लागे दुजेपण मांडून जगे महत्वा द्रिचा शृंगी बैसावया अथवा तपाच्या स्थापने करता जगाद द्वैत भाव शिखरावर बसण्याकरता धुरेची या आसना भोजना लागी त्रिभुवनाच्या सन्मानाने आपल्याशिवाय दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये व जेवणाच्या पंक्तीत पहिला थाट मिळावा विश्वाची या स्तोत्रा आपण हो आवया पात्रा विश्वे, यात्रा, विश्वे आपली यात्रा करावी यावे विश्वाच्या स्तुतीला आपण पात्र व्हावे व सगळे जग आपली यात्रा म्हणजे आपले दर्शन करण्यास म्हणून यावे लोकांची या विविध पूजा आश्रयो न धरावया दुजा भोग भोगावे भोजा महत्वाची लोकांच्या निरनिराळ्या प्रकारच्या पूजानी आपल्याशिवाय दुसरा आश्रय न धरावा महत्वाच्या खाली आपल्याला भोग भोगावयास मिळावे म्हणून अंग बोल माखु नीत पे, आपन पे, अंग हीन पडपे जिया परी ज्याप्रमाणे वेश्या आपले शरीर विकण्याकरता शृंगार करते त्याप्रमाणे जो आपणच विकण्याकरता लोकात आपली प्रतिष्ठा वाढवण्याकरता आपले शरीर व बोलणे तपाने मागतो म्हणजे आपल्या शरीरचेष्टेने वेशाने अथवा बोलण्याने आपण तपी आहोत असे लोकांना भासवतो हे असो धन मानी आस वाढवून तप कि साया सा, जे सायास तैति तप राजस बोली जे गा हे राहू दे धनाच्या ठिकाणी व मानाच्या ठिकाणी आशा वाढवून जे आयास कष्टाने भरलेले तप केले जाते त्या तपाला अर्जुना राजस तप म्हणावे परी जे परिपहुरणी गाभण गुराचे थान ते गुरु व्याल्यावर दूध देत नाही अथवा शेतात पीक उभे असता ते जनावरांकडून चारले गेले तर ते शेत पीक देण्यास राहत नाही तैसे फोकारिता तप कि जे जे साक्षेप ते फळी तव सोपो निषाय त्याप्रमाणे जे तप कष्ट करून केले जाते त्या तपाची प्रसिद्धी केली असता ते तप फळाच्या संबंधाने पूर्णपणे निष्फळ होते ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडूसुता म्हणून नाही स्थिरता तपातया अशा प्रकारे ते तप निष्फळ आहे असे पाहून तप करीत असताना मध्येस्तो टाकतो म्हणून अर्जुना त्या तपाला स्थिरता नाही आकाश मांडी जो गरजोनी ब्रह्मांड फोडी तो अवकाळू मेघू काय घडी राहत आहे सहज विचार करून पाहिले तर जो अकाली आलेला मेघ आपल्या दाट फळीने सर्व आकाश भरून टाकतो व जो मेघ आपल्या गर्जनेने ब्रह्मांड फोडतो तो अकाली मेघ घटकाभर तरी टिकतो का तैसे राजस तपजे होये ते फिर वाये परी आचरणी ही नोहेब जे आहे ते फलाच्या बाबतीत तर व्यर्थ जातेच परंतु अर्जुना ते आचरणात सुद्धा शेवट पर्यंत टिकणारे नसते आता ते तप पुढती तामसाची ये परत्र आणि किर्ती मुकोनिकी जे आता तेच म्हणजे सामान्यतप तप जेव्हा तमोगुणाच्या रीतीने केले जाते तेव्हा ऐहिक कीर्ती व परलोक प्राप्ती श्लोक एकोणीसवाहेीड या क्रियते तप हो। परत स्योत्साधनाथम वा तत्ता मृतम मूर्खपणाचा हट्ट घेऊन बसणारा स्वतःला पीडा देऊन जे तप करतो अथवा दुसऱ्या मनुष्याच्या नाशाकरता जे तप करतो त्याला तामस असे म्हणतात केवळ मूर्खपणाचा वारा जीवी घेऊन धनुर्धरा नाम जे शरीरा वैरियाचे अर्जुना केवळ मूर्खपणाचा संचार अंतकरणात घेऊन शरीराला शत्रू सारखे समजले जाते पंचाग्नीची दडगी खोली विजती शरीराला गे इंधन कि हे आगी आतु व पंचाग्नीच्या ज्वाळा शरीराला लावल्या जातात अथवा शरीराला सरपण समजून अग्नीत म्हणजे पंचाग्नित ते लावले जाते माथा जाळी जती गोगुळ पाठी घाली जाती गळू अंग जाळी ती इंगळू जळत भीता मस्तकावर गोगुळ जाळले जातात व पाठीत गळ घातले जातात आणि पाहताच भीती वाटेल अशी रखरखीत निखाऱ्यांनी अंग जाळतात श्वासो, श्वासो श्वास कि जती वायाची उपवास का घेपती धुमाचे घास अधोमुखे श्वास वाया दबडले जाता। जातात आणि व्यर्थच उपास केले जातात अथवा झाडाला टांगून घेऊन खाली तोंड करून धुराचे घास घेतले जातात हि मोदके आकंठे खडके सेवी जती तटे जित या मांसाचे तोडती जेथ थंडीच्या दिवसात गळ्यापर्यंत थंड पाण्यात उभे राहतात खडकावर किंवा नदीच्या काठावर बसतात व ज्या तपात आपल्या अंगाचे जिवंतपणे मांसाचे लचके तोडतात ऐसी नाना परी हे धनंजया तपकी जे नाशा वया पुढील ते अर्जुना अशा नाना प्रकाराने या शरीरावर घाव घालून जे तप करतात आणि तेही दुसऱ्याचा घात करण्याकरता करतात अंग भारे सुटला धोंडा आपण फुटोनी होय खंड खंड का आड जाली ते रगडा करी जायसा पर्वतावरून अंगाच्या वजनाने सुटलेला धोंडा आपण स्वतः फुटून तुकडे तुकडे होतो शिवाय जे काही आपल्या आड येईल त्याचा जसा चराडा करतो तेवी आपली या सुखे असतया प्राणीया जियावया शिराणीया कि जती त्याप्रमाणे आपल्याला त्रास घेऊन सुखात असलेल्या प्राण्यांना जिंकण्याच्या इच्छेने जी तपे केली किम किंबहुना हे बोखटी घेऊन क्लेशाची हातवटी तप निफ येते किरीटी तामस होय फार काय सांगावे ही दुःखाची वाईट अंगीकारून अर्जुना जे उत्पन्न होते ते तामस होय एवम सत्वाधिकाचा अंगी पडले तपतीही भागी झाले ते ही तुझी तुला चांगले स्पष्ट दाखविले आता बोलता प्रसंग आले म्हणून पैगा करू रूप दानलिंग त्रिविधातया आता बोलताना प्रसंगात आले म्हणून त्या तीन प्रकारच्या दानांच्या लक्षणांचे स्वरूप सांगू आईक पहिले सात्विक आता गुण म्हटले कि त्याने दान दानही तीन प्रकारचे झाले आहे त्यापैकी पहिले सात्विक दान असे आहे श्लोक विसाववा दातव्यम्दानुपकारिणे देशे काले च च पात्रे चात्रे चात्विक स्मृतम स्वधर्माने मिळवलेल्या पैशातून दान करणे कर्तव्य आहे अशा बुद्धीने जे दान ज्याच्या पासून परत उपकाराची अपेक्षा नाही अशाला योग्य ठिकाण काळ व पात्र पाहून दिले जाते त्या दानाला सात्विक दान असे म्हणतात तरी स्वधर्म आतवते जे जे मिळे आपण या ते जीजे बहुते सन्मान योगे तरी स्वधर्माले असेल ते लागू देखतसे पेरण्याकरता चांगले बीज प्राप्त झाले असता जशी चांगल्या जमिनीच्या वापशाची उणीव पडते तसा हा सात्विक दानाचा योग दिसतो अभिप्राय असा कि पेरणी करण्याला जसे चांगले बी योग्य काळ उत्तम शेत आणि वापसा यांचा एकदम योग होणे दुर्मिळ असते त्याप्रमाणे सात्विक दानाला योग्य देश योग्य काल योग्य पात्र व योग्य द्रव्य यांचा एकदम योग होणे हे दुर्मिळ असते अनर्घ्य रत्न हाता चढे तै भांगाराची बोडी पडे दोन्ही झाली तरी न जोडे अंग मौल्यवान रत्न हाती यावे तेव्हा सोन्याची टंचाई पडते रत्न व सोने, सोने दोन्ही प्राप्त झाली तर घालणारे अंग म्हणजे दागिनाच्या ज्या अवयवावर घालायचा तो शरीराचा अवयव उदरणार्थ सरळ नाक वगैरे चांगले मिळत नाही परी सुरूद सुरुद संपत्ती हे मिळती जैभाग्य धरी उन्नती आपुला विशी परंतु आपल्या भाग्याची ऊर्जित अवस्था आली असता सण इष्टमित्र ऐश्वर या तिहींचा एकत्र योग होतो द्रव्य हि मिळे त्याप्रमाणे उत्कृष्ट प्रकारचे दान घडवून आणण्याविषयी जेव्हा सत्व गुणांस उत्तेजन येते तेव्हा देश काल पात्र व द्रव्य अशा चार योग्य गोष्टींचा संगम होतो तरी आधी तव प्रयत्नेसी हो आवे कुरुक्षेत्र का काशी ना तरी तुके जो इ सी तो देशही हो तरी प्रथम तर प्रयत्न करून कुरुक्षेत्र अथवा काशी हे स्थळ असावे अथवा यांच्या बरोबरीला जो येईल तो देश असला तरी चालेल तेवी रविचंद्र राहू मेळू होता पाहे काळू का तया सारीखा निर्मळू आणूही झाला तशा पवित्र सूर्य चंद्र आणि राहू व केतू यांचा इतर पवित्र काळही असला तरी चालेल तैसा काळी ती येशी ये होती ऐसी मूर्ती आहे धरिली जैसी शुचित्वेची का तशा काळी त्या स्थळी दानाला असे उत्कृष्ट पात्र असावे कि जणू काय त्या पात्राच्या रूपाने मूर्तीमंत पवित्रपणाच अवतरला आहे चोखट पावनिया सदाचारणाची मूळ जागा व वेदातील सर्व प्रकारचा माल उतरण्याची जागा म्हणजे वेदाध्ययन केलेला असा अतिशय श्रेष्ठ ब्राह्मण प्राप्त झाला असत मग तयाच्या ठाई विवर्तवावी स्व सत्ता कांता रिगे जैसे मग त्याच्या ठिकाणी द्रव्य अर्पण करून त्या द्रव्यावरील आपली सत्ता गाडावी परंतु पती समोर जशी आपले स्वामी त्यास देऊन पत्नी येते का ठेविले तया देऊन होईजे उतराय नाना हडपे विडाराय दिला जायसा अथवा ज्याचे द्रव्य वगैरे ठेवलेले असते ते त्यास परत देऊन जसे उतराई भावे, अथवा बिडा देणाऱ्या हुजऱ्याने जसा राजास बिडा द्यावा तैसेनी निष्कामे जीवे भूम्यादी करुना हावे नेदावे उठो तशा निष्काम अंतकरणाने जमीन वगैरे अर्पण करावे फार काय सांगावे फलेच छेला बिलकुल डोके करू देऊ दे आणि दान द्यावे, तयाते ऐसे या पाहावे, जया घेतले नुमचवे कायसे नाही आणि ज्याला दान द्यावे तो असा पाहावा, कि ज्याला आपण केलेल्या दानाची कोणत्याही तरेने, परत फेड करता येणार नाही साद घातली या आकाशा नैदी प्रतिशबू का पाहिला आरसा येरी आकाशाला हाक मारली असता जसे आकाश प्रतिध्वनी देत नाही अथवा आरसा मागच्या बाजूला पाहिला असता तो प्रतिबिंब दाखवत नाही उदकाची आफळीले कंदुके उधळव पाण्याच्या सपाटीवर आपटलेला चेंडू उशी घेऊन जसा आपण होऊन हातावर येत नाही नाना बसव घातला चारू माथा तुरंबिला बुरू न करी प्रत्युपकारू जिया परी अथवा पोट जर सरावया सोडला अथवा कृतज्ञ मनुष्याचे मस्तक प्रेमाने हुंगले त्यावर कितीही प्रेम केले तर तो ज्याप्रमाणे त्या प्रेमाचा मोबदला करत नाही तैसे दिमचे अर्पी लया साम्य तयाचे कि जे त्याप्रमाणे जो दान घेणारा दात्याने दिलेल्या दानाचा कोणत्याही प्रकारे मोबदला करू शकणार नाही त्यास दान अर्पण केल्यावर दात्याने त्याची आठवणही चित्तात राहू देऊ नये ऐसिया जे सामग्रीया दान वीरराया ते सात्विक दान वरिया सर्व हि जाण हे वीर राजा अर्जुन अशा सामुग्रीने जे दान उत्पन्न होते ते सर्व दानांपेक्षा श्रेष्ठ असे सात्विक दान होय असे समज आणि तोची देश उकाळू घडे तैसाची पात्र मिळू दान भागू ही निर्मळू न्यायगत आणि रजोगुनी दानाच्या बाबतीत तोच सत्वगुणी वगैरे योग जुळतो आणि तसाच निर्मळ व न्यायाने मिळालेले असे दान यांचा एकत्र योग आलेला असतो श्लोक एकवीस युप्रत्युपकार पुन तद्दानम अथवा पुढे होणारे उपकाराचा मोबदला म्हणून अथवा फालाची अपेक्षा धरून अतिशय कष्टाने दिले जाते त्या दानाला राजस दान असे म्हणतात परी मनी दुभते चारी जेवी जे गाई ते का पेव आईते पेरु परंतु मनात दुखतेची आशा धरून ज्याप्रमाणे गाईला पोसावे किंवा दाणे साठवण्याकरता अगोदर चांगले पेव तयार करून मग पेरायला जावे ना अथवा अहेराच्या प्राप्तीवर दृष्टी ठेवून सोयऱ्या धायऱ्यांना जसे आमंत्रण करण्यात जावे अथवा ओसा करणारी घरी जसे वाण पाठवावे पै कळांतरा गाठी बांधी जे मग पुढिलांचे काज कि जे पूजा घेऊन रसू दि आधी व्याजाचे पैसे गाठीला बांधून मग दुसऱ्याचे काम जसे करावे अथवा पूजा म्हणजे द्रव्य घेऊन मग जसे रोग्यास औषध द्यावे ऐसे जयाचे दान देणे तो देणे चिगा जीवने पुढती भुंजावा भावे येणे दि असे त्याचे दान देणे असते आणि आपण जे दान केले आहे तेवढ्याच साधनाने तो दान घेणारा पुन्हा उपयोगी पडावा अशा भावनेने भावने दान दिले जाते अथवा कोणी वाटे जाता, उमच न शकता मिळेज पांडुसुता द्विजोत्तम अथवा अर्जुना कोणी एका वाटेने जाणारा कि जो दान घेतलेल्या दानाचा मोबदला करू शकणार नाही असा चांगला ब्राह्मण जर मिळाला तरी कवड्या एका साठी गोत्रांचीच किरीटी सर्व प्रायश्चिते सुये मुठी तयाची तर एका पैशाच्या दानाबद्दल अर्जुना गोत्राच्या म्हणजे कुटुंबांच्या संपूर्ण माणसांच्या सर्व प्रायश्चितांचे उदक त्याच्या हातावर सोडतो देवीची पार लौकिके फळेवांची जती अनेके आणि दिजे तरी भूके ये काही नोहे त्याचप्रमाणे अनेक पारलौकिक फळांची इच्छा करतो आणि दिलेले तर ते इतके थोडे असते कि ती एका वेळच्या भूकेला ते हि ब्राह्मण किनी शिणे झासुरे सर्वस्व जैसे चोरे नाग नेले ते अल्पदान देखील तो ब्राह्मण घेऊन गेला कि नुकसानीच्या शिणाने तो राजस दान करणाऱ्या झुरतो जणू चोराने चोरांनी त्याचे सर्वस्व लुटून दिले आहे काय बहु सांगो सुमती जे दि जे या मनोवृत्ती ते दानगत रिजगती राजस पै हे सुमती अर्जुना फार काय सांगू अशा संकल्पाने जे दिले जाते ते दान या जगातील राजस दान होत